सूर्यपुत्र लोकमान्य राजकारण कॉम्प्रोमाइवाला स्वतःच्या राजकारणी धोरणाबद्दल लोकमान्यांनी स्वतःच केलेलं हे वर्णन सुरतेच्या वादळी काँग्रेसमध्ये फुट पडू नये म्हणून नेमस्थानशी जुळवून घ्यायला लोकमान्य नेमस्थानच्या छावणीत फिरले आणि आपल्या नाराज कार्यकर्त्यांना त्यांनी हे वाक्य सुनावलं लोकमान्यांनी लंडनच्या एका वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटलं होतं की मला खर शिक्षक म्हणूनच काम करायचं होतं ते खरंच होतं ते त्याच ध्येयाने शिक्षण क्षेत्रात शिरले मग केसरी मराठा वृत्तपत्रांच्या व्यवसायात पडले आणि नदीचा प्रवाह जसा वेगवेगळी वळणं घेत जातो तसे तेही सामाजिक प्रश्नांमध्ये शिरल्यामुळे आपोआप राजकारणात ओढले गेले त्यातच त्यांना कर्तव्यबुद्धीमुळेही पडावं लागलं लोकमान्य राजकारणात शिरले, आप राज ते राज शिरले त्यावेळी ह्युम नावाचे एक सनदी अधिकारी होते अठराशे पंच्याण्णवमध्ये त्यांच्या प्रेरणेने त्यांनी हिंदुस्थानातल्या सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना एकत्र करून एक संस्था काढावी आणि त्याद्वारे नेटिव्ह सरकार चालवावी अशी कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली त्या पक्षाचं नाव होतं इंडियन नॅशनल काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाल्यावर पहिल्या तीन वर्षातल्या कॉन्फरन्सना तीन अध्यक्ष जे मिळाले ते पाहून चाणाक्ष सरकार सावध झालं भारतीयांचीही एकजूट आपल्याला महागात पडणार हे पाहिल्याबरोबर त्यांनी एक खेळी केली ती म्हणजे आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा हा प्रश्न लोकांमध्ये टाकला आणि त्यामध्ये त्यांना अपेक्षेप्रमाणे यशही आलं सुधारकांनी आपला गट वेगळा केला मग नेमस्त आणि जहाल पक्ष झाले नेमस्त म्हणत सरकार जे देईल ते पुरे जहाल म्हणत जे देतील ते तर पण आणखीही हवंच या सगळ्या पायावर हिंदुस्थानातलं राजकारण खेळलं गेलं जहालांचे नेते अर्थातच लोकमान्य लाला लजपतराय घोष बिपिनचंद्र पाल हे सर्व होते आणि नेमस्थानमध्ये फिरोजशहा मेथा गोपाळकृष्ण गोखले अशी नेते मंडळी होती राष्ट्रीय सभेच्या परिषदा दरवर्षी भरू लागल्या आणि पुण्याच्या सामाजिक जीवनाच्या वर्तुळातून बाहेर पडून लोकमान्य भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर चमकू लागले अठराशे ऐंशी ते नव्वद पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल फर्ग्युसन कॉलेज डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केसरी मराठा वर्तमानपत्रे चालवणे सार्वजनिक सभेचं काम डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून मुक्तता चरितार्थासाठी लॉ क्लासेस यात त्यांची दहा वर्षे गेली पण एकोणीशे मध्ये केसरी मराठाची संपूर्ण मालकी त्यांच्याकडे आल्यावर मात्र त्यात उमटणाऱ्या त्यांच्या मतांमुळे ते सरकारच्या नजरेत सलू लागले अठराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली हिंदू मुसलमानांचे दंगे मुंबई पुणे आणि येवल्यात फार मोठ्या प्रमाणात झाले त्यातूनच लोकमान्यांसारख्या तीक्ष्ण बुद्धीच्या नेत्याला हिंदूंच्या संघटनेची गरज नेमकी कळली आणि त्यातूनच लोकमान्यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सवाची सामुदायिक उपयुक्तता अंमलात आली अठराशे साली अस्तित्वात आलेल्या कायद्याने सहा जिल्ह्यात निवडणूक होऊन कायदेमंडळ अस्तित्वात आलं लोकमान्य त्यात निवडून आले त्यानंतर पंच्याण्णव शहाण्णवचा दुष्काळ त्यातून झालेला रँडचा खून त्यावर त्यांनी लिहिलेले सरकारचे डोके ठिकाणावर आहे का अशा जहाल शब्दांच्या मुथळ्यांचे अग्रलेख त्यांनी काढलेले दौरे त्यातून झालेली जनजागृती यामुळे ते आपोआप राजकारणात खेचले गेले त्या जनजागृतीमुळे त्यांना मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळे लोकमान्यांचा आवाज बंद करणं हा इंग्रजांचा मुख्य चिंतेचा विषय होऊन बसा चाफेकर बंधूंनी केलेला खून या सर्व घडामोडी आणि त्यातून घडलं राजद्रोहाच्या पहिल्या शिक्षेचं अठराशे सालचं संकट या खटल्यात दीड वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा लोकमान्यांना झाली त्या अग्निदिव्यातून ते केवळ कठोर मनाचे होते म्हणूनच बाहेर पडले त्यांनी त्या येरवड्याच्या वास्तव्यात पेन्सिलीच्या छोट्या तुकड्याने ओरा यांची टिप्पणी लिहून ठेवली हे त्याचंच द्योतक अखेर सहा नऊ अठ्ठ्याण्णवला त्यांची काही अटींवर मुक्तता झाली पण राजकारणात भाग घेणार नाही ही अट त्यांनी पार धुडकावून लावली विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच कर्झनशाहीची सुरुवात झाली हा करझन गुलामगिरीचा पाश आवळत जाणार आणि ब्रिटिश साम्राज्यास ते अपायकारक झाल्या राहणार नाही हे लोकमान्यांनी केसरीमधून सरकारला ठणकावलं लोकमान्यांचं भारतीय राजकारणात जेवढं लक्ष होतं तेवढं जगाच्याही राजकारणात होतं जपान रशिया आणि चीन या देशांच्या प्रगतीकडे त्यांचा लक्ष होतं म्हणून त्यांनी लिहिलं आपण तिघे एकाच पंख्याचे अवयव आहोत हिंदुस्थान हा या पंख्याचा कड्या तर त्यावरून पसरलेला कागद म्हणजे चीनी आणि जपानी हा पंख्याच्या काड्या सांभाळणारा खेळ आहे वीस सात एकोणीसशे कर्जनने बंगालची फाळणी करून हिंदुस्थानात संतापाचा उद्रेकाचा वणवा पेटवला चीनने बहिष्कार करून अमेरिकेला जसे वठणीवर आणले त्याचा लोकमान्यांनी केसरीतून पुरस्कार केला आणि स्वदेशीचा संकल्प सोडला त्यातूनच राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना मूळ धरू लागली एकीकडे अग्रलेखांच्या आधारे जनजागृती आणि सरकारला धारेवर धरणे ही दुधारी ते तलवार चालवत असताना राष्ट्रीय सभेच्या कामातही तेवढेच व्यग्र होते इंग्रज नेमस्थांशी वाद चालूच होते शह काट काटशहाचा कुरघोडींचा खेळ दोन्ही बाजूंनी खेळला जात होता त्यासाठी सामाजिक राजकीय विषयांची लयलूट होती एकीकडे सुधारकांची दोन हात आणि दुसरीकडे नेमस्तांबरोबर वादविवाद अशा कामात व्यग्र होते दरवर्षी पक्षाच्या सभाभरातच होत्या पण त्यांच्या आयुष्यातली दोन महत्वाची नवे ऐतिहासिक महापर्व म्हणजे सूरतची सभा आणि लखनौ सभा सुरतेच्या सभेत झालेल्या फुटीची बीज रुजली ती त्याआधीच्या डिसेंबर एकोणीसशे सहा सालच्या कलकत्ता अधिवेशनात जहाल विरुद्ध नेमस्तांच्या एकमेकांवरच्या कुरघोडी सतत चालूच असतात लाला रायना कलकत्ता अधिवेशनाचा अध्यक्षपद द्यावं ही जहालांची सूचना नेमस्तांनी डोरकावली ने आणि दादाबाईंना कलकत्ता अधिवेशनाला अध्यक्ष म्हणून बोलावलं पण नेमस्त स्वतःच ते आपल्या जाळ्यात फसले स्वराज्य हा शब्द प्रथम दादाभाई नवरोजी यांनी कलकत्त्याच्या काँग्रेसच्या अधिवेशनात उच्चारला आणि मग तो लोकमान्यांनी जगप्रसिद्ध केला या कलकत्ता अधिवेशनात वादळी चर्चा होऊन स्वदेशी परकी मालावर बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुस्सूत्रीवर ठरावसंबत झाला या चार सूत्रांमुळे इंग्रजी वृत्तपत्रे इंग्रज सरकार आणि नेमस्त तिघेही निराश झाले आणि जहालांचा हा विजय पुसून काढण्याच्या कामाला लागले कलकत्ता अधिवेशनाला आलेल्या पंजाबी कार्यकर्त्यांनी पुढचं अधिवेशन पंजाबात घ्यायची विनंती केली पण लालाजींच्या राज्यात ते न घ्यायचं ठरवून नागपूर निश्चित केलं गेलं या राजकीय खेळीमध्ये नागपूरला पुढचं संमेलन ठरलेलं असताना फिरोजशहा मेहता गोखले जोडीने चलाखीने सुरतला आपल्या गोटात एकोणीसशे सालचं अधिवेशन घ्यायचं ठरवून टाकलं आणि सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या तारखा सर्वांना कळवून टाकल्या त्याही पुढची चाल म्हणजे डिसेंबरच्या संमेलनाला येण्यासाठी निघालेले प्रतिनिधी तिथे पोहोचण्याआधीच बिहारी घोष यांची अध्यक्ष म्हणून निवड करून टाकली नेमस्थानच्या या लबाडखेळीने भारतभरचे प्रतिनिधी खवळले लोकमान्य आणि लालाजींसारखी नेते मंडळी सुरतमध्ये पोचेपर्यंत लोकमान्यांबद्दल गुजराती जनतेचे मन कलुषित होईल याचीही व्यवस्था करून ठेवण्यात आली अर्थातच पहिला दिवस गोंधळात पार पडून तहकूब झालं त्या दिवशी रात्रीपर्यंत लोकमान्य ने नेमस्तांच्या गोटात फिरून समेटाची बोलणी होण्यासाठी धडपडत होते पण नेमस्तांकडच्या त्यांची भेट टाळली दुसऱ्या दिवशी व्यासपीठावर लोकमान्यांसाठी खुर्ची न ठेवण्याची दक्षता घेण्यात आली नेमस्तांचीही कुटील चाळ ओळखून लोकमान्यांनी स्वागत समितीचे अध्यक्ष माळवी यांच्या हातात ते मंडपात शिरत असतानाच एक चिठ्ठी सरकवली अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर आपण सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडणार आहोत असं त्यांनी त्यात लिहिलं होतं कारण त्यामुळे मतमोजणी करावी लागणार होती आणि तेच नेमस्थांना नको होतं पण माळवींनी ती लोकमान्यांची सूचना व्यासपीठावरून घोषित केलीच नाही म्हणून लोकमान्य उभे राहिले आणि आपली सूचना मांढायला व्यासपीठावर चढू लागल्यावर तिथल्या माणसाने त्यानं मज्जाव केला त्याबरोबर त्याला बाजूला सारून लोकमान्य व्यासपीठावर अध्यक्षांच्या टेबलासमोर उभे राहिल्याबरोबर नेमस्त जहाल झाले आणि नेमस्तांनी नेमून ठेवलेल्या गुंडांनी मारामारीला सुरुवात केली खुर्च्या चपला काठ्या व्यासपीठाच्या दिशेने येऊ लागल्या दोन्हीकडचे लोक एकमेकांना भिडले मी इथून हलणार नाही हिम्मत असेल तर मला इथून हलवा असं म्हणत हाताची घडी घालून लोकमान्य ठाम उभे राहिले मांडवात प्रचंड मारामारी सुरू झाली लोकमान्यांना मांडव सोडून जाण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली पण लोकमान्यांनी ती साफ नाकारली आणि मंडप रिकामा होईपर्यंत मी इथून हालणार नाही असं म्हणून ते एका खुर्चीवर दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची गुंडागर्दी पाहत स्वस्थपणे बसले आणि सुपारीचं खांड त्यांनी आपल्या तोंडात टाकलं सगळाच विचका झाला सगळ्यांनाच जे झालं ते योग्य झालं नाही हे जाणवलं अगदी गोखल्यांना सुद्धा हे सगळं का घडलं तर बहिष्कार आणि स्वदेशी या अभेद्य जोडीला नेमस्त द्वेषमूलक समजत होते म्हणून नेव्हिन्सन नावाच्या पत्रकाराने त्यांच्याबद्दल एक वाक्य लिहून ठेवला आहे समरांगण हे त्यांना आनंद भुवन वाटते अशा रीतीने जहाल आणि मध्ये मोठी फूट पडून सूरत सभा गाजली यानंतर एकोणीसशे साल उजाडलं तेच राजद्रोहाच्या दुसऱ्या पर्वाने एकोणीसशे ते एकोणीसशे चौदा अशी वर्ष लोकमान्यांचा मंडालेत कठोर काळ संपला त्यांच्या या गैरहजेरीत विस्कळीत झालेल्या आणि निष्क्रिय बनलेल्या राष्ट्रीय पक्षाला परत उभारी देण्यासाठी लोकमान्य सज्ज झाले त्याचवेळी अॅनी बेझंट या भारतीय राजकारणात लक्ष घालायला लागल्या होत्या त्यांचा वकूब त्यांच्यामुळे होणारा फायदा यांचा विचार करून लोकमान्यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार चालू केला चौदा सालची काँग्रेस मद्रासमध्ये भरायची होती सुरतेला बाहेर पडल्यामुळे आता समेट करून काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा लोकमान्यांनी निश्चय केला पण गोखले मेहता वगैरे मंडळींना लोकमान्यांचा परत शिरकाव होणे रुचले नाही म्हणून गोखले लोकमान्यांना भेटायला गायकवाड वाड्यात गेले आणि तुम्ही काँग्रेसमध्ये येऊ नका असं त्यांना म्हणाले लोकमान्यांनी त्यांना स्वच्छ सांगितलं की काँग्रेस सर्वांची आहे ती कोणालाही आंदण दिलेली नाही मी प्रथम काँग्रेसमध्ये येणार आणि नंतर ती ताब्यात घेणार परत चहाल नेमस कुरबूर सुरू झाली आणि ठरवल्याप्रमाणे लोकमान्यांनी समेटाच्या ठरावाने काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच यानंतर आला होमरूलचा मंत्र त्याची रीतसर स्थापना बेळगावला झाली लोकमान्यांनी हा मंत्र गायत्री मंत्र इतका पवित्र केला ठिकठिकाणच्या सभांमधून होमरूलचा प्रसार जनमनात रुजवायला सुरुवात केलीच होती त्यानंतर झाली ती लोक ती लखनौची ऐतिहासिक सभा लखनौच्या काँग्रेस अधिवेशनात लोकमान्यांनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविनच हा मंत्र भारतवासियांच्या हृदयापर्यंत पोहोचवला तिथेच झाला मुस्लिम लीगशी करार करारामुळे मुसलमानांचे समाधान होऊन ते काँग्रेसमध्ये येत असतील आणि त्यामुळे मुसलमानांच्या देशभक्तीचा भारतबाह्य देशांकडील ओढा नाहीसा होऊन ते भारतनिष्ठ होत असतील तर हा करार करावा असा त्यांचा विचार होता इंग्रजांशी लढायला प्रत्येक घटक सामील करून घेण्याची त्यांची धडपड होती स्वराज्य मिळवणं हाच ध्यास हीच तळमळ दिवस हाच विचार हीच आयुष्याची इति कर्तव्यता त्यासाठी लोकमान्यांनी आयुष्य झोकून दिलं माझं राजकारण म्हणजे सुळावरची पोळी असं ते स्वतःच आपल्या राजनीतीचं वर्णन करत असत त्यामुळे असल्या राजकारणात आपल्याला शिष्य मिळणार नाही हे हेही ते पूर्णपणे जाणून होते इंग्रज त्यांचे शत्रू नंबर एक शठम प्रतिशाठ्यम हेच धोरण त्यांना कसं हैराण करून सोडायचं यासाठीच सतत बुद्धीचा वापर इंग्रजांना घालवायचं म्हणजे आधी त्यासाठी आपल्या लोकांना हलवायचं जागृत करायचं त्यांना आपण पारतंत्र्यात आहोत त्यांच्यापासून सुटका करून घ्यायची आहे याची त्यांना जाणीव करून द्यायची मग दिसेल ती वस्तू दिसेल तो माणूस सुचेल तो विचार स्वराज्यासाठी कसा उपयोगात आणायचा याची चहारनिश्च चिंता त्यासाठी वाटेल ती शिक्षा भोगायलाही तयार त्यांची ही तळमळ इतकी पराकोटीची होती की एक दिवस आपल्या आराम खुर्चीत विचारात घडलेले असे बसलेले होते त्यांचे भातचे धोंडोपंत विद्वांस त्यांच्या समोरून कामं करीत सारखी येजा करत होते पण तिकडे लोकमान्यांचं लक्षच नव्हतं अचानक लोकमान्य खुर्चीवरून उठले आणि जोरात म्हणाले क्षणभर परमेश्वराने मला साक्षात मोक्ष देतो म्हणून म्हटले ना तरी तो मी झिडकारून त्यास म्हणेन की प्रथम पारतंत्र्यातून मुक्त झालेला माझा देश मला पाहायचा आहे कारण वैयक्तिक मोक्ष झाला तरी तो उच्च कोटीचा पण पराकाष्ठेचा स्वार्थ साधूपणाच आहे त्यांच्या मनातला स्वराज्याचा चित्र वेगळं होतं स्वराज्याची व्याख्याही वेगळी होती आपली परंपरा आपली संस्कृती आपले रक्तसंबंध ज्या जोपासले जातील संवर्धित केले जातील ते स्वराज्य एकोणीसशे सोळा साली होमरूल स्थापण्यापूर्वी त्यांनी व्याख्यानांची झोड उठवली तेव्हा सरकारने लोकमान्यांना बोलावून समज दिली की त्यांनी होमरूल हा शब्द वापरू नये तेव्हा ताडकन लोकमान्यांनी त्यांना जबाब दिला की हा शब्द मी वापरणारच आणि होमरूलही स्थापणार मॉन्टेग्यू यांना स्वतःला भारतात यावं लागलं तेव्हा अॅनी बेझेंट लोकमान्य वगैरे त्यांना दिल्लीला भेटायला गेले लोकमान्य बाईंबरोबर न जाता एकटे मॉन्टेग्यूंना भेटले चाळीस मिनिटं दोघं बोलले शेवटी मॉन्टेग्यूंनी लोकमान्यांना विचारलं की तुम्ही माझ्या सुधारणा स्वीकारणार की नाही तेव्हा लोकमान्य उत्तरले स्वीकार शिवायी ही मगर मॉन्टेगीवी का जीना विशेष अधिकार दिए लोकमान्यरिस्टोक्रेटिक स्वभाव की मणस आहोत सरदार उमराव योक्रसी ऑफ विजडम पाजे घर भेदारी ही पेशावर चलनारी डिक्रसी नको है लोकमान्य मॉन्टेग्यूव भेट जावर इज वन इंडियन हुम वी कैनॉट विन ओवर बाय एनी सॉर्ट ऑफ इन्फ्लुअ और इंडसमेंट एंड दट इज मिस्टर तिलक ऑल अदर्स वी कैन इन्फ्लून्स मोर ऑलेस एक सात साली शिक्षा सरदार गृहत बसतना आजूबाजू से लोग रड़ता पहुनते रागावले कड़वटपण तुम्हें जोपर्य बायकसारखे रड़ा तो वर आभासमूटपण तुरुत रहे कोटा जे। मध्य जेवडया कठोर शिक्षा ते वा ते वा ते वा ते वा ते चेहरा निश्चल आमा्य धैर्य त्यांच्या चेहऱ्यावर विलसत असे पण कुणी रडलेलं मात्र त्यांना खपत नसे सरकारी नोकरीतले लोक त्यांच्या व्याख्यानाला जायला नोकरी जाईल म्हणून घाबरत तेव्हा त्यांच्यासाठी लोकमान्य रात्री व्याख्याने देत कुणाचीही चिठ्ठी आपल्याजवळ ठेवत नसत लगेच फाडून टाकत किंवा त्यांना परत करून टाकत कारण एकच आपल्यावर सरकारची धाड आली तर तो निष्पाप माणूस अडकायला नको सरकारचा त्यांच्यावर किती रोष होता याची त्यांना पूर्ण जाणीव होती एकदा ते औरंगाबादला गाडी पकडायला गेले तेव्हा त्याचवेळी लॉर्ड कर्झनला घेऊन जाणारी गाडी स्टेशनातून पार होत होती पोलीस बंदोबस्तही कडक होता तेव्हा लोकमान्य त्यांना पोचवायला आलेल्या त्यांच्या मित्राला म्हणाले आता या क्षणी जर कोणी गाडीवर खडा जरी मारला ना तरी पोलीस आधी मलाच पकडतील सरकारलाही त्यांच्या लोकप्रियतेची चांगलीच जाणीव होती आणि लोकमान्यांना काही झालं तर लोकक्षोभ किती उसळेल हे इंग्रजही पूर्ण जाणून होते